वेगवेगळ्या विचारसरणीने भूमिकेवरून त्याचं मौनाचं वणन केले ते सगळं लक्षात घेऊन हे वर्ण लक्षात व्यापाराचे गाडेचे न मो त्याच्या पुढचं ऐश्वर्या हे बोलण्यातला ऐश्वर सांगितलं आता क्रियेचा ऐश्वर सांगता कि त्याच्या वागण्यातला ऐश्वर म्हणजे बोलण्याचे त्रिपुटी समजले आता त्याच्या वागण्याच्या त्रिपुटीतलं ऐश्वर हे त्याहून वर चढ्या कळसाचं वर्णन आहे हे सांग आणि हे वर्णन ऐकताना बाबानो एक गोष्ट ध्यानात ठेवा हे ज्ञानीपुरुषाचं जीवनमुक्त पुरुषाचं मी आता सांगितलेल्या सगळ्या मांडवात पुरुषाचं हे वर्णन चाललेलं आहे हे आपलं वर्णन नाही नसती भूमिका आपल्या अंगावर घेऊ नका आणि <laughs> समजा कदाचित तुम्हाला ही अवस्था तर प्राप्त झालीच हरे गुरु कृपेने वा तुमच्या पूर्व पुण्याने तुमच्या प्रयत्नाने तर हे आपलंच वर्णन आहे असंही माझं मत आहे हे जसं दुसरं वर्णन आहे तसं हे पण आपण ध्यानात ठेवाल एकच बाजू आपण ध्यानात ठेवून कल्ली असं बोलू नका अस बोलू नका असौली म्हणते ब्रम्हिद्याच्या हातून गाडी त्याच्या हातून अमर्याद असंख्य म्हणजे कितीही बुद्धिमान माणूस मोजायला प्रवृत्त झाला तरी त्याच्या गणतीमध्ये जे येणार नाही अशा प्रकारचा इतका असंख्य व्यापार झाला असे अनेक एकानेक व्यापार जरी घडल्याचे तुम्हाला दिसून आले तरीही ते स्थूल दृष्टीने दिसतात वस्तुस्थितीने जर आपण पाहू लागलो तर त्याच्या अक्रियत्वाच सदाची निर्बाध स्वरूपाची असते असा या उभीचा शब्दशहा धावता भावार्थ आहे तात्पर्य आता आपण विचार करू लागलो तर आपल्याला असं दिसून येईल की कर्म म्हटलं म्हणजे काही लौकिक कर्म आहे वैदिक कर्म आहे आणि काही सर्वसामान्य असलेले व्यवहार आहे हा ज्ञानेपुरुष लौकिक कर्म करीत असल्याचा वैदिक कर्म करीत सर्वसामान्यांची कर्मे करीत असल्याचा व्यवहार करीत असल्याचा तुम्हाला दिसला तरी सुद्धा हे ऐकणं जरा अवघड आहे हे तुम्हाला पटेल न पटेल याचा विचार नाही पण माऊली कोणत्या भूमिकेने त्या ज्ञानेपुरुषाचं वर्णन करत एवढं तुम्ही समजा म्हणजे पुष्कळ तेव्हा असा सगळा व्यवहार करीत असताना निश्चित व्यवहारामध्ये अधिकत्व तुम्हाला दिसत असेल पण ज्या अर्थी हा स्वतः ब्रह्मस्वरूपतेला पावलेला आहे जिथे सर्व क्रियांचा आत्यंतिक अभाव आहे अशा ब्रह्मस्थितीला हा प्राप्त झाला असल्या कारणाने या ज्ञानी पुरुषाचा आत्मसमाधी व्यवहार करीत असताना सुद्धा तुम्हाला आणि त्याची तु <coughs> अक्रियता ती त्याच्या स्वरूपाची उपाधीत जरी तुम्हाला व्यवहार करीत असल्याचा तो दिसत असला तरी तो स्वरूपत परमार्थत आत्मदृष्टीने व्यवहार करीत नाही त्याच्या ती अक्रियतेचा असल्या कारणाने आत्मदृष्टीने त्याच अक्रियेचं जे पाऊल आहे ते मोडत नाही असं मला त्यात सांगतात आचार्य ही एका ठिकाणी असं म्हणतात उपाधव यथा भेदता सन्मणी तथा भेदता बुद्धि भेदेशु यथा चंचलत्वं, तथा चंद्रिकाणांजली चंचल हो विष्णु महाराज सांगतात आचार्य म्हणतात हे विष्णू हे भगवंता हे परमेश्वरा प्रतिबिंबाला व्यक्त करणार असं काहीतरी एखादं माध्यम लागतं ज्याला उपाधी असं शास्त्रात म्हणतात ती उपाधी कदाचित आरसा असेल कदाचित रत्नमणी असेल उपाधा सन्मणी उपाधी जर आपण घेतली तर कदाचित रत्नमणीही असते त्या रत्नमण्यांच्या ठिकाणी म्हणजे उपाधीच्या ठिकाणी अनेकता आहे आणि अनेकता असल्या कारणाने तिथे उपाधी मध्ये भेद हा धर्म आहे उपाधीचा भेद आहे वस्तूच्या ठिकाणी बिंब आणि प्रतिबिंब प्रतिबिंबत्व निर्माण करण्यासाठी जी उपाधी आहे त्या मणी रूपी उपाधी मध्ये आरसारूपी उपाधी भेद आहे ते अनेक आहे अनेक मणी असतील अनेक आरसे असतील तेवढी प्रतिबिंबांची योजना होईल म्हणून जे मुख आहे ते मात्र जसं तसा बिंबत तसं एकच एक आहे अगदी त्याच पद्धतीने तुझी अभिव्यक्ती करणारी जी बुद्धी त्या उपाधी उपाधीचा भेद आहे आणि बुद्धीमध्ये भेद आहे उपाधी मध्ये भेद आहे अनेकत्व त्या उपाधीचा आहे का बुद्धीच आहे आत्मत्र मात्र त्याच्यामध्ये प्रतिबिंबित होणार ते एकच एक आहे किंवा हे विष्णू तूच सर्वत्र सदा समासणारा तुझ्या शिवाय जगामध्ये नव्हे तू स्थिर आहे म्हणून तर हे अस्थिर पदार्थ राहत आहे उलट तुझ वि नाही असं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे देवा तूच सदाचा खरा चिरस्थिर स्वरूपाचा आहेस पण त्या उपाधीच्या ठिकाणी दिसणारे चंचलत्व ते चंचलत्व तुझ्या ठिकाणी चंद्राचं प्रतिबिंब त्याच्या ठिकाणी आहे त्या प्रतिबिंब आमच्या ठिकाणी बिंबाच्या ठिकाणी त्याच्या होत नाही त्याप्रमाणेच अगदी तद्वत हे परमेश्वरा उपाधीच्या ठिकाणी प्रतीला येणारा गुणधर्म क्रिया व्यापार ठिकाणी प्रतीत होणार आहे तत्वता तुझ हे स्वरूप नसल्या कारणाने देहाधिक उपाधी होऊन तू वेगळा असल्या कारणाने तुझ्या ठिकाणी याचा किंचित संबंध नाही इतकं नाही तर देव ही याबाबत असं सांगतात जरी या देहाच्या ठिकाणी दिसत असला तरी यात राहणारा जो देही आत्मा तो सदाचा अकरता भोगताचा अनादित्वात निर्गुणत्वात परमात्मा यो दया शरीर स्थो पिकवते हो। तो शरीरात आहे पण न करोती ते त्याच्यापेक्षा त्याच्यावरती जवळजवळ आठ नऊ अनुमान इथे दोनच अनुमान दिले अनादित्द एक हेतू निर्गुणत्वाद हा दुसरा हेतू अनादित्वरूपत नाही आणि निर्गुणत्वाद म्हणतात असताना धर्मतः किंवा गुणतः त्याच्या ठिकाणी विकार नाही या दोनच गोष्टी भगवंतांनी सांगितल्या आहेत पण ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यावरती सात आठ अनुमान लिहून आत्म्याचं अवयत्व नित्यसिद्धत्व प्रतिपादन केले आपण ते स्वतंत्र लिहिलेले आपण वाचा वृत्तीप्रभाकाराच्या आणि प्रकाश रहस्यात दुसऱ्या अनुमान प्रकरणात ही गोष्ट विस्ताराने दिलेली आहे आपण तेथे वाचू शकतो आपल्याला त्यातनं एवढंच सांगायचंय की या शरीरात तो राहतो पण शरीरात राहूनही भगवंत सांगतात की व्यवहारत जरी तुम्हाला काही करत असल्याचा तो दिसला तर परमार्थत तो, तो काही करीत नाही व त्या कर्मफलाने तो कधी लिप्तही होत नाही म्हणून काही करवी कर ना करी तो स्वतः करीत नाही वाजे त्याच्याकडे प्रयोजक कर्तृत्व स्वतःच कर्तृत्व आईदा ही व्यापारी सज्जू न होय देहा सुद्धा या व्यापारामध्ये उन्हापुरा न घेते अर्जुना हे लक्षात ठेव कि तो या शरीरात राहतो पण उन्हापुरा होत नाही उन्हापुरा होत नाही म्हणजे न्यूनाधिक होत नाही न्यूनाधिक या धर्मा हो तू विकृत होतो आपल्याला कमलाच्याप्रमाणे संकोच विकास विवर्जित न्युनाधिक या दोन धर्माहून विवर्जित असा तो असल्या कारणाने तो आपल्या स्वरूपाने सदाचा सदा, सदा तसाच राहतो या लागी स्वरूपी उन्हापुरा न घेते हे असो तो न लिंपे देही देहा देही पण देहात देहात राहतो पण देहात असून देह धर्माने असंही ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं वर्णन केले म्हणून व्यापाराचे गाडे मोडतही असा त्याचा विशिष्ट अवस्था तत्व का तो करीत नाही असं सांगायचं व्यवहार का करीत असल्याचा तुम्हाला दिसला शंका कशी आहे की आम्हाला व्यवहार करीत असल्याचा दिसतो त्याची काय वाट त्याची वाटी आहे आम्ही जे सांगतोय ते अशा दृष्टीने सांगतो किंवा म्हणण्याचं कारण त्याच्या आत्मदृष्टीने करीत नाही जितक खरंय ना तितकं तुला व्यवहार करीत असल्याचा दिसला तरी त्याचा ज्ञाता ज्ञान ज्ञे किंवा कर्ता कर्म क्रिया ही जी त्रिकुटी नाही ती सुद्धा त्याच्या दृष्टीने आत्मरूप दुसरी वस्तूच नाही त्याच्या दृष्टीने तुर्� एकच नाही तर भगवंत तर एका ठिकाणी असं स्वच्छ म्हणतात या कर्तृत्वाचा कर्मेचा विचार भगवंतांनी अति मोठ्या प्रमाणात केला तो सगळा विषय मी आपल्याला सांगणार नाही पण त्याची जाणीव व्हावी एवढ्यासाठी म्हणून एक दोन चार श्लोक आपल्या मांडतो त्याचा ज्ञानेश्वर महाराजांचं भाष्य ते वाचा म्हणजे आपल्या मनात कोणतीही शंका राहणार अधिष्ठान कथा कथा कर्णचं पृथक विध विविधाच पृथक चेष्टा दैवत्र अशी यादी <coughs> महाराजाने असं लिहिले की कर्म जे घडत असतं त्याला पाच निमित्त कारण लागतात आणि पाच उपादान कारण लागतात त्या कर्मसंग्रहाचा विचार करते आणि अनुग्राहक देवता या पाच उपादान कारणाने व निमित्त कारणाने विद्यमान घडणारे सर्व त्या सर्व घडत असतात याची लांब लचक यादी तिथे दिलेली आहे ती कशी कर्तृत्वाची आहेत असं आपण लक्षात ठेवा आज्ञानी जीव काय करतो आज्ञानी जीव मी करता प्रकृती कडून घडत असताना मी ती केली आहेत असं धरून की बापकुण्य अंगी घेतले जडून वर्म निर्णय कोण करीत आतो खरोखर याच्यामध्ये कर्तृत्व कोणाच आहे ते जनसामान्याला कळत नाही अज्ञानी जीवाला कळत नाही म्हणून तो नसलेलं आपल्या अंगावर धारण करून घेतो असं तिथे स्पष्ट म्हटलेलं आहे या कर्माचा विचार दोन तीन श्लोकामध्ये पाच हेतूंचा म्हणजे पाच निमित्त करण्याचा उपादान करण्याचा संपूर्ण कसा कसा विस्तार आहे तो सगळा विस्तार सांगून शेवटी एक श्लोक भगवान लिहितात आणि तो श्लोक असा आहे की व्यापाराचे गाडे मोडता ही अपाडे आपाडे म्हणजे कस ते आपल्याला सांगतो व्यापाराचं गाड हे आपाड म्हणजे अमर्याद किती अमर्याद तुझी कल्पना करवत नाही एवढं अमर्याद आता किती कल्पना करायची आपल्याला करता येत नाही तर देवाने करून ठेवले ती तुमच्या पुढे या भाव बुद्धीर यिप्ट ते अथवा इमान लोकांवरूप आहे त्याच हे भगवंतांनी कल्पिलं अपाड स्वरूप आहे मी कल्पिलेलं नव्हे हे काय ज्ञान देव म्हणतो कि अपाडे म्हणजे किती हतवा पिस इमान लोकांता कधी शिवत नाही स्पर्श करीत नाही अशा अवस्थेचा जो महात्मा तो या कर्मफलाचा मी उपभोग घेईन अशा वृत्तीने कधीही लिप्त होत नाही असा जो निर्मळ झालेला ब्रम्हूपतीला पावलेला महात्मा त्याच्यात तया करणे आतू घडेत राहिलो त्याचा धातू करीत येणे केलं अगदी तुम्हाला तरी अक्रियेचे न मोल की मात्र बरोबर आहे जाम पक्का असं ध्याना ठेवायचं यात कोणत्याही प्रकारचा आणि फरक करायचा नाही कारण त्याचं अक्रियत्व जे आहे ते कायम राहतं असं स्वत बघून तिथे म्हटलेलं आहे निदा विश्व स्वप्नात हा धांदा भोगित होता प्रबुद्धा अनाजीत तो महावाक्याची नि गुरु कृपेची निथा माथा हातू ठेवी थापटीला आत्मजागृती म्हणून ज्याला म्हणतात ती ज्याला प्राप्त झाली तेव्हा मृगजळाची पूर दिसते एक निरंतर हारपती का चंद्रकर फाकता बाळकू निघून जाय ते बागुला नाही त्राय पै जा नाना पाठी दिठी अहम मता नुरे चिते। या मनते अंधारा लागी रिगो का भलते सुरंगी परे तया चा भागी नहीं चितो तैसे तो जया दृश्ते जयातया दृश्य द्रष्टेप आणि दृष्ट्यासह त्याच आत्मरूप ते होत जात तर त्याच्याहून ते भिन्न असूच शकत नाही राहूच शकत नाही असं मौली म्हणते त्याही पुढे जो मौली असं म्हणते त्याचा कर्मधारा तुझे या तो करते पणाचा आत्मया आळू को गिल्या गेल्या काही बाही जेवरे मौली असं म्हणते स्वच्छ कि कर्म करीत असताना कर्म म्हटलं की माणसाच्या मनात शंका कर्म म्हटलं कि द्वै त्याचा कोणीतरी करता असला पाहिजे कर्म घडणार नाही मात्राने जो कर्तेपणाचा आळ आलेला आहे तो आळ कर्म म्हटलं की करता असला पाहिजे केवळ एवढ्या एकाच कारणास्तव त्या आत्म्याच्या ठिकाणी आलेला हा आळ असल्यामुळे ज्याला ही गोष्ट समजली ज्याला हे आत्ता सांगितल्याप्रमाणे श्री गुरूंच्या कृपेने महावाक्याच्या उपदेशाच्या द्वारे मी ब्रम्ह निशित अशा बोधाला जो पावला त्या पुरुषाच्या दृष्टीने शरीराधिकांच्या ठिकाणी असलेले हे करते त्याची कारण ही सगळी भिन्न असताना मी उगाच या आत्मस्वरूपावर हा आळ घेतला होता हा आळ बरोबर नाही तो त्यांच्या तथा हो मागे जी असं जर ठरलं तर असं ठरलं तर त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काही आळूळ गेला आळूळ गेली बाही जे उरे मग जे उर्वरित दृंगमात्र स्थिती राहते ज्ञानात ज्ञाना करता कर्म करण यावून आतीत काही बाई जेवरे काही बाई जेवरे म्हणजे शब्दाने न सांगता येण्याजोग असं काहीतरी शिल्लक राहत काय शिल्लक राहतं काही बाई काय झाले सांगो काहीची आ बाई अगदी याच भाषांतर तुकाराम महाराजांनी पुढे केले आनंदाचे डोहे तरंग आनंदाचे अंग आनंदाचे काय झाले सांगो काहीची या बाई काहीच्या बाई झाले हे काही, काही सांगण्या हो? ह्याचाच अर्थ असं काहीच्या बाई झालं म्हणणं काय काही बाई जे उरे असं म्हणणं काय म्हणजे शब्दाना न सांगता येण्या जोग शब्दाच्या आवाक्यात न येण्या जोग शब्द मर्यादा सदा असं की जे मी तुम्हाला सांगू शकत आवाजच्या स्वरूपाचं असं काहीतरी शिल्लक राहत शून्य नाही जड नाही पण सांगता येण्या जोग नाही एवढा म्हणण्याचा अर्थ आहे असं जे काही उरत ते ज्ञानेपूर्ण म्हणते ते आत्मस्थितीचा राहू तू दे येईल जाणीव काय प्रलया उन्हा होतात राहण्याचा गाव कोणता देह हाच माझा राहण्याचा गाव असं तो समजेल काय प्रलयकालामध्ये उत्पन्न झालेलं जे पाणी अतिशय मोठ्या रूपाने पावलेला आहे जिकडे तिकडे पाणीच पाणी होणार आहे ते पाणी स्वतःला मी हो काय का हो मी तो ओवळ आहे बरं का असं तो म्हणायला प्रवृत्त होईल काय म्हणजे सर्व असल्या महापुरुषाला परिच्छिन्नतेची भ्रांती होईल काय या उभीचा अर्थ एवढा परिच्छिन्न समजणारा होईल काय होणार नाही हा त्यातला थोडक्यात अर्थ उलटी ते पूर्णहांता काही देहपणे पंडूसुता आवरे काही सविता बिंबी धरीला तो अशा या देहामुळे आवरला जाणार आहे का जाणार नाही अशा कितीतरी उभ्या महाराजांनी पुढे लिहिल्या आहेत जयाचे त्या ज्ञानीपुरुषाच्या दृष्टीने आपण बघू लागलो तर त्या ज्ञानीपुरुषाच्या ज्ञानाच्या घ्रासात त्याच्या ज्ञानाचा ग्रास एवढा मोठा आहे कि त्या ज्ञानाच्या घासामध्ये वे वेद्य वेदक पणेसे पडिले वेद आणि वेदक ज्ञा आणि देवच्या सर्व त्याच्या घासात पडणे म्हणजे त्याच्या ज्ञानाच्या घासात पडणे म्हणजे त्याच्या ज्ञानाने त्याचा निराशित हो। झाले असल्या कारणाने तो देह मी आहे अशी मर्यादित असलेली लिमिटेड कंपनी एलटीडी असा तो कसा हो असू शकेल अशा या अवस्थेला कसा बरे प्राप्त होईल म्हणजे परिच्छिन्नतेने तो कसा येणार नाही हा त्या म्हणण्याचा थोडक्यात अर्थ आहे ते से जेणे करावे ऐका तुम्ही म्हणताना की बहिरंग त्याच्या त्रिकुटीच्या दृष्टीने सांगितलंय का हो ऐका त्रिकुटीच्या दृष्टीने ते ने करावे त्याने जे जे काही करावे ते तोच आहेस बाबा जे तो करील ते तोच स्वतःच आत्मरूप आहे आत्माच आहे मग कोणी कर्मी वेस्टावे करते कोणी मग त्या कर्मामध्ये मुक्त पुरुष म्हणतो तो जो मुक्त पुरुष आहे तो कोणत्या कर्मामध्ये कर्तेपणाने गुंडाळला जाईल आवरला जाईल तो कोणत्याही कर्तेपणाने तो आवरला जाणार नाही हा त्याचा अर्थ ऐसेनी अहंकृती व्हावो देहाच्या बोधी दहाला व्हावो तरी देहात व निर्वाहो त कर्म अति कर्मे जोपर्यंत देह आहे ना तोपर्यंत त्याच्या ठिकाणी तुम्हाला कर्म दिसतीलच स्वरूप दृष्टीने तो असा झाला आहे किंवा त्रिकुटी त्याची ब्रह्मरूप आहे त्याच्या पुढे महाराजांनी अनेक उदाहरण दिले आहेत ज्याला अविद्या लेख म्हणून आपण म्हणतो त्याची उदाहरणं दिले आहेत महाराजांनी वारा जरी वाजून कि रुखी उरे का सेंदी धृती राही का पुरे सरले या गीताचा समारंभ नवेचे राहलेपणाचा गेली आल थारवे वर्णन करताना नाना चक्री भांडे जाले ते कुलाले परते नेले ते भ्रमेचे ते मागेले भोवर आहे हाही दृष्टांत मोठा मार्मिक आहे महाराज म्हणतात की तो कुंभार असतो त्या चाकाला गती देतो त्याच्यावर घागर घट तयार करतो तो, ते घट तयार करून तो बाजूला काढून ठेवतो त्याचं काम संपलेलं असत पण चाक मात्र दिलेली गती म्हणून एक मात्र आपल्याला असा प्रश्न विचारायचा आहे त्या चाकाला पूर्वी अशी त्याने गती दिली होती आता घट घट तयार करण्याचं काम संपल्यामुळं आता काढून घेतल्यावर असं फिरलट ते असंच फिरणार असं याच्यामध्ये ठेवायचं पूर्वी ज्या संस्कारात संस्कारा तो वाढलाय ना ते संस्कार एकाला योगाचे संस्कार एखाद्याला ध्यानाचे संस्कार एखाद्याला त्रण मदनाचे संस्कार त्या त्या संस्काराप्रमाणे तो व्यवहार करीत असल्याचा दिसून येतो अपवादाने एखादा संसार करीत असल्याचाही दिसत असला तरी पूर्वसंस्काराप्रमाणे असं त्यांना हा अपघात आहे हा नियम हा अपघात आहे हा नियम नाही अपघाताला नियम करायचा नाही अपघात हा कधीतरींट म्हणतात त्याला ऍक्सिडेंट म्हणजे त्याचं नावच काय नियम होऊ शकतो थो थोडंच आहे त्याप्रमाणे इथे महाराज सांगतात तो पूर्व संस्काराप्रमाणे तो वागत असतो पुढे मला असं स्वच्छ म्हटले देहा अभिमानो गेली देह जेणे स्वभाव येत त्यांच्या कसं लिहिले बघा ते कस संकल्प स्वप्न न लागितात नाचिता गंधर्व होऊन उठी जायच त्याही पुढे मला सांगतात प्राचीन संस्कार होणे सही तुके काम विज ते ना अनेक कर्माकारे त्याही पुढे माउले असं म्हणते कर्मा माझे मग सहरोका अगवे जगा नवे चांग अनुक याला म्हणायचं आपाणे महाराजांनी जे आपण इथपर्यंत दिले महाराजांनी इतकंच नव्हे पुढे जाऊन महाराज असं म्हणतात की हे सर्व व्यापार करीत असताना एरवी चामाकी डोळीवरीवर तेर तो व्यापारी ऐसेची मानते म्हणजे लोक सामान्य आहे गोष्ट सोडून द्या त्यांना काही कळतच नाही काही वाटेल ते बोलतात त्यांना काय बोलायचं त्याही पुढे महाराज म्हणतात तसे स्वस्वरूपे उठला जो दृश्येशी द्रष्टा आचला जागरूक झालेला आहे त्याच्या नाही तो तू बघायला आपल्या स्वस्वरूप स्थितीमध्ये तो राहत असतो पुढे बरे बरेच दृष्टांत देऊन शेवटी माउली असं म्हणते मुक्ताचे निरतैसे हालत संस्कार वशे ते देखोनी लोक तिचे करता तिसरे लोक करता म्हणते वास्तविक तो हालत चालत हालतो चालतो बोलतो फिरतो लोक वेळे बावळ त्याच्या नाही तुझे जे तो मारे वैतच शिल्लक नाही तर मारत हे सिद्ध होईलच कस त्याही पुढे जाऊन महाराज असं म्हणतात कार्य करता क्रिया कार्य म्हणजे फळ कर्ता म्हणजे जीव आणि क्रिया म्हणजे त्याच्या हातून होणार कर्म या सर्व गोष्टींचा जर आपण विचार केला हे स्वरूप जे झाले का हे आत्मरूपच झाले कारण अध्यस्त त्रिकुटी असल्या कारणाने जो ज्याचा विवर्त असतो तो, तो स्वरूप असतो म्हणून कर्म फल असो करता जीव असो तर ता त्याच्या घडलेली क्रिया असो ती सर्वच्या सर्व स्वरूपची जावे आत्मरूपच ते झाले असल्या कारणाने आत्मस्वरूपा त्यांना स्वतंत्र सत्ताच नसल्या कारणाने नाही शरीराधिकी का कर्मी बंद शरीराधिकापासून व शरीराधिकापासून होणारा जे कर्म तो कर्मजन्य जो बंद होतो त्या ज्ञानीपुरुषाला अजिबात नसतो जे जी करता जीव विज्ञानी काढून या पाचही खाणी घडीत आहे करणे आहुतीत आहे पुढे महाराज असं म्हणतात कर्म करीत असताना काही न्याय या अन्याय अशा प्रकारचा कर्मप्रकार घडत असतो या थोराडा किरकामा शब्दाचा भाषांत काय थोराडा कर्म थोराडामध्ये एवढं मोठं कर्म घडलं थोराळा कर्म जरी घडला एवढ्या सगळ्या थोराळा कामामध्ये कर्मामध्ये तो म्हणाला मी अजिबात साह्य केलं नाही असं आश्चर्य तरी म्हणजे हा न उपक्रम हा तुला कदाचित तू म्हणशील की नसेल हो सहाय्य नसेल केलं चेक सही नसेल केली पैसा नसेल गेला हे ठीक आहे मला मान्य आहे इकडून तिकडून काहीतरी केला असेल पण निदान उद्घाटन आला होता का नाही असं अर्जुना तू कदाचित म्हणशील म्हणत मनशी हन, शब्दाचा अर्थ कदाचित तू असं म्हणशील काय कि उपक्रमा हातू लावी तो उद्घाटनाच्या वेळी फीत तोडायला हात लावायला आला ला होता का नाही भूमिपूजन तरी निदान नारळ फोडला असेल ते म्हणजे नारळ फोडायला फीत तोडायला भूमिपूजनाला कशालाही तो हात लावी शक्यच नाही कस शक्य तो साक्षी कर्म कर्मप्रवृत्तीचा संकल्प उठितो का निरोप आपणच तरी कर्मप्रवृत्ती ही लागे तया आयासू नाही अंगी जी प्रवृत्तीची मुलगी लोकोची आली म्हणून केवळ तो रूपचीवरूपया नाही बंदी शाळा कर्माची छोटक्यात मला सांगतात की कर्माची बंदी शाळा त्याला अजिबात नाही असण शक्य नाही कशी असू शकेल म्हणून अक्रियेचे न मोडे पाऊल काही त्याचं अक्रियेचं कौल मोडत नाही हीच गोष्ट सरते ही खरी चिंतन वृत्तीची वावे, दिठे रूपाते परी बाकीचा विषय आपण उद्या कुंडली गोरध हरी विठ्ठल कुंडली गोरदहारी विठ्ठल त्याबरोबरच आता बोलण्याचं वर्णन केलं म्हणजे बोलणं त्याची क्रिया आणि आता त्या क्रियेपैकीच त्याची दृशिक क्रिया त्याच भरणं याच वर्णन यापुढे करतात एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की या जीवनमुक्त पुरुषाविषयी अगदी पहिल्या दिवसापासून सांगितल्याप्रमाणे लोकांच्या मनात शंका झाली एक शंका निवृत्त झाली दुसरी दुसरी निवृत्त झाली तिसरी तिसरी निवृत्त झाली चौथी असा काही प्रकार या ज्ञानीपुरुषाच्या बाबतीत आपल्याला दिसून येतो एकच कारण तो लोकांना दिसतो व्यवहार करीत असल्याचा या काही कारण नाही लोकांना एवढा एक ज्ञानीपुरुषच दिसतो अशातला भाग नव्हे इतर जगातले कितीतरी पदार्थ दिसत असतात परंतु या ज्ञानी ज्ञानीपुरुषाचं केलेलंही वर्णन ऐकून त्याच्या बोधाकडे त्याच्या परमार्थ दृष्टीकडे माणसाची नजर जात नसल्या कारणाने त्या होणं स्वाभाविक आहे अजून त्याच्या पुढे आपल्याला सांगायचं तर ज्ञानीपुरुषाविषयी लोकांच्या मनात आक्षेप निर्माण व्हावे हे एका परिन भोजनच आहे का त्या मनाच्या अज्ञाने हे उत्तर आहे भोजना या शब्दाचा अर्थ असा पण <coughs> तो मात्र कृतार्थ आहे त्याच्या स्वतःहून जर भिन्न पदार्थ होत नाही तर तो भिन्न पदार्थाविषयी बोलेल कसा त्याच्यावर भिन्न पदार्थच निर्माण होत नाही तर स्वभिन पदार्थाला तो निवृत्त करीलच कसा त्याच्यावर स्वभिन पदार्थच दिसत नाही किंवा अस्तित्वात नाही तर तो पाहिजे कोणाचा तिने कारण बोलणाऱ्याला प्रति बोलणाऱ्या भेटल्यामुळं अभिन्नत्वानं जे त्याचं अस्तित्व असतं अभिन्नत्वाने जे त्याचं राहणं असतं ते त्याच खरं मौन आहे आणि त्या मौनाच्या स्तुतीने तो स्तविला जातो हे त्या त्याचं बोलणं त्याबरोबरच त्याचं करण त्याहून जर भिन्नच कोणी नाही तर कोण कौन कोणाला मारला असं म्हणायचं कोण कौन कोणाला निवृत्त करतो असं म्हणायचं तिसरी गोष्ट स्वून भिन्न पदार्थ नेत कोण कौन कोणाला पाहतो तो आता यापुढे सांगतो <coughs> ज्ञानीपुरुषाचं जे पर्ण आहे आपण तेराव्यात असं पाहिलेलं आहे <coughs> की ज्ञानीपुरुषाच्या वर्णनाविषयी काही <coughs> जी लक्षणं अर्थात ती ज्ञान लक्षणं आहेत ज्ञानसाधन आहेत चालणं कसं असतं अहिंसेचा एकंदर व्यवहार कसा असतो अहिंसा ही वृत्ती कशी आहे अहिंसा वृत्तीनंतर अभिव्यक्त होणारे शरीरेंद्रियांच्या ठिकाणी दिसणारी कृती कशी आहे त्या सर्व गोष्टींचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसून येईल की त्याच पद्धतीने इथे ज्ञानेश्वर महाराजांच्या बोलण्याचा क्रियेचा दर्शनाचा वर्णन करतात या ज्ञानीपुरुषाच्या दृष्टीचं वर्णन करताना ज्ञानीपुरुषाची ही दृष्टी की तिची वृत्तीची वाव कसर वाव शब्दाचा अर्थ हात पसरण तेव्हा महाराज म्हणतात वृत्तीचे वाव पसरून म्हणजे वृत्तीचे हात पसरून ज्यावेळी आल, आलिंगन द्यायला प्रवृत्त होते त्यावेळी असले तरी सुद्धा वस्तुस्थितीने त्याच्या आत्मदृष्टीने काही एक घडलेलं नसतं हे किंवा सर्वांमध्ये त्याचीच व्याप्ती असल्या कारणाने कोण कौन कोणाला आलिंगन देतो असा दोन्ही प्रकारे याचा विचार आपण लक्षात घेतला पाहिजे झाले जरी दृष्टीने दिसले तरी त्याने पुष्कळ व्यापार केल्याचे तुम्हाला दिसत असले म्हणजे उपाधीतरी वस्तुत घडलेले नसतात एक किंवा या हाताने या हातात वस्तू दिल्याप्रमाणे त्याचे व्यवहार घडतात म्हणजे घडतच नाही असं शेवटी आता म्हणजे त्रिपुटी रूप व्यवहार घडल्याचे दिसत असले तरी घडले नाहीत वस्तुस्थितीने घडले नाहीत हे त्याच्याहून वेगळा कुणा म्हणजे आत्मदृष्टीने घडले नाहीत हे तर खरंच पण या हातातून त्या हातात वस्तू दिली म्हणजे न दिल्यासारखंच आहे त्या पद्धतीने त्या ज्ञानी पुरुषाचं सर्व व्यापकतेमध्ये क्रियाच संभवत नाही म्हणून त्या क्रियेच्या संबंधाने येणारं कर्तृत्व संभवत नाही असं त्याचा अर्थ होत त्याप्रमाणे दृष्टी ही वृत्तीची वाव म्हणजे हा त्याचं क्रिया राहित्य ुषाचं क्रिया राहित्य कशासाठी तो सर्व व्यापक बनला आणि सर्व व्यापक असल्या कारणाने क्रिया राहित्य कसं आहे क्रिया जर संभवली नाही तर त्याचं कर्तृत्व कस संभव असं त्याच्या पुढच त्याप्रमाणे दृष्टी ही वृत्तीची वाव म्हणजे हात पसरून रूपाला आलिंगन देण्यास गेली असे सर्व इंद्रियाचे व्यापार झाले तरी वाईट बघता दृष्टी हा एक दृष्टांत उपलक्षण म्हणून घ्यावी तशी आपण वृत्तीची वाव पसरून हात पसरून आलिंगन द्यायला रोगाकडे जाते त्याप्रमाणेच प्रत्येक इंद्रिय आपापल्या विषयामध्ये प्रवृत्त झाल्याचा दिसला व त्या त्या इंद्रियांचे ते व्यवहार दिसले तरी सर्व व्यवहारामध्ये ज्ञानीपुरुष स्वरूप दृष्टीने अकरता अभोगता अव्यवहार्य स्थितीतच असतो किंवा त्याच्या आत्मदृष्टीने ते व्यवहार घडलेलेच नसतात हा त्या म्हणण्यात कारण हा व्यवहार प्रचार फार मोठ्या प्रमाणात मनुष्याला दिसून कारण पंचज्ञानी यांचा व्यवहार म्हणजे किती मोठा प्रचार आहे पण एवढा मोठा व्यवहार प्रचार असूनही आत्मदृष्टीने काही घडलेलं नसतं हे एक आणि सर्व त्रिपुटी जर तोच जर भिन्न पदार्थच नाही तर घडला असं म्हणायला काय जागाय वास्तविक पाहता काहीच लाभ होत नाही म्हणजे कोणताही व्यवहार घडत नाही वस्तुस्थितीने काही लाभ होत नाही या म्हणण्याचा अर्थ व्यवहार घडत नाही हा त्या म्हणण्याचा अर्थ आहे याविषयी एक चिंतन आपल्याला असं सांगायचंय मनुष्याच्या व्यवहारामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी एक वर्म प्रतिपादन केलेलं आहे ते वर्मा जरी तिथी चोख कि जे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ज्यावेळी आपली दृष्टी मनुष्य चोख म्हणजे शुद्ध करतो म्हणूनच ज्ञाने ला। शुद्ध लाही जेश्वर चोख होते त्यावेळी त्याला वाटेल तो पदार्थ त्याच्या समोर आला वा त्याच्या प्रतीस आला तर तो पदार्थ म्हणून प्रतितीला येतो हा त्यातला मूळ भाग आहे तैसे ज्ञाने शुद्ध लाहीजे ज्ञान जर हो शुद्ध असेल तर शुद्ध ज्ञानानं जे काही प्राप्त होत जे काही कळत जे काही शुद्ध असतो शुद्ध ज्ञाने सर्वही शुद्ध लाईजे शुद्ध ज्ञान जर असेल तर जे काही त्याला प्रतितीला येतं प्राप्त होतं ते सर्वच्या सर्व शुद्ध स्वरूपाचं असतं असं त्या म्हणण्यात अर्थ म्हणजे माणसाने आपले परदोष दर्शनात जेवढी माणसं शाहणी तेवढी स्वदोष दर्शनामध्ये माणसं प्रवृत्तच होते आणि स्वदोष दर्शन करता करता मनुष्य ही समर्थन करणाऱ्यांची संख्या आज फार आहे आळंदी पंढरीच्या त्या बाजारपेठेत अशा प्रकारचा प्रस्तुत समर्थन करणाऱ्यांची संख्या रेलचेल आहे ते याच्या पुढचं बोलण्याचं माझं काम नाही कारण मी त्याच बाजारपेठेत फिरतो मला अजून फिरायचं आहे तेव्हा मी सांगून तुमची शंका पंडिवृत्त होणार नाही कारण मी सांगणार ते मर्यादितच असणार शेवटी साक्षात खास स्वारीच दर्शन जे आहे ते तुम्हाला लक्षात येणार वर्णन करून काय करणार शेवटी नुसते आहो आणि अभिनय अभिनयाने वस्तुस्थितीचं दर्शन घडणार त्याची होईल नक्कल ते तुम्हाला खरोखरी त्याच्या अक्कल याविटेल तर ते खास स्वारी माणसं फिरतायत बाजारपेठेतलं तुम्ही वरून बघा रस्त्यावर म्हणजे आपल्याला दिसेल ही मंडळी असं आपलं स्वतःच समर्थन करणारी काही थोडी नाही आहे आपल्याबद्दल बस बसलो नाही सेकंड फाट करण्याकरता आपण बसलो नाही त्याची मूळ सरळ असलेली वेदाविमोत असलेली संत पुरस्कृत मुख्यतः अदानी पुरस्कृत संत पुरस्कृत म्हणजे पुष्कळा जगामध्ये झाले आपापल्या परिने ते थोरे आहेत पण आपल्याला ज्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालायचं चा आपण ज्यांचं मंगळसूत्र बांधले त्या महापुरुषाच्या ओळंब्याला धरून आपल्याला चालायचं असल्या कारणाने त्या मंगळसूत्राच्या कुंकवाच्या बाहेर जायचं नाही लोक आपल्याला म्हणतील शेवटी हे सगळे पुरसटलेले हे एकांगी एकांतामध्ये <coughs> राहणार आहे आम्ही सांगायचं आम्ही नुसते खेळवळ नाही आम्ही नुसते बावळ नाही आम्ही रानवट आहे काय बोलणे सांग <laughs> आम्ही रानवट आहे आम्ही रानत अजून काय दिसत म्हणणं आहे रानवट म्हणजे रानात राहणारा माणूस मग आम्ही रानातच राहतोय ताई म्हणायचं रामाला वनवास चौदा वर्ष होता आम्हाला वनवासच आहे गाववास नाहीच आहे आम्हाला रामवास नाहीच आहे आम्ही वनवासीच आहोत सदा तू ठीक आहे ताई वनवाचे होते आम्ही रानवट आहोत सदा काय वेगळंच नाही होऊ दे पण एकाच ज्याचं मंगळसूत्र बांधले त्याच्यातच राहिलं तर मंगळसूत्र बांधणाऱ्याची काय करावते पुष्कळ सार तुम्हालाच जास्त असल्यामुळं मी त्याचा फारसा हवाप करीत आहे अरे मरायची वेळाली आहे ते तरी सुद्धा कळत नाही की एक निष्ठेनं अजून काय मान मिळायला लागला की माणसं सो निष्ठा सोडून देतात अरे मान वेशेला मान मिळतो वेशेला पैसा मिळतो त्यात काय पुरुषार्थ आहे गुरुजी म्हणत असत या गावात एवढे एकच घर आहे श्रीमंताच कोणाचं आगवेन गाव द्वारी आहे व हो देशी तर सगळ्या गावाचा पैसा म्हणजे तिच्याजवळ आहे आता काय आहे पुढे गुरुजी सांगत होते मला अधिकार नाही पण एकदा केव्हा तरी असं स्पैठ सांगण्याची जरूर आहे अरे त्या गुरुचं मी ऐकलेलं आहे त्यांचं काहीतरी औषधा माझ्यात मनावर संस्कार झाले आहेत सदा नाही बोललो तर कदा तरी बोले ना <laughs> सदान करा कधीतरी स्पष्ट बोलावंच लागत माणसाला एकदा वेळ येतेच खुल्लम खुल्ला फेस टू फेस ऊन काय व्हायचं ते किती दिवस आड पडताना माणूस राणा <laughs> तूही सोड मी सोडतो ऊन जाऊ काय व्हायचं ते असं म्हणण्याची वेळी एकदा आयुष्यात येते <laughs> अरे दुष्ट संगती पावलं पावली महान हानी पत्करून माणसं दुष्टसंगती सोडत नाही कष्टष्टीत मुला या मुलाची गोष्ट आपण बघा सामान्य अकष्टीत व्यवहार पण सांगताना तर असं वाटायला लागलं की काय करावं प्राणसंकट ओढवल्या असं वाटायला लागलं अजून काय माणसाला असा अरे हे फार मोठं मी आपल्याला जे सांगतोय हे एका थोर महा आपलं परम भाग्य आहे की आपण दादांच्या अनुयायी झालो त्यांचा ग्रंथ आपल्याला वाचायला मिळतो ते पण आता या गुन्हाईच्या मनात आपण वागणंही आपलं कर्तव्य आता जर आपण केलं नाही तर न करी त्याच तर मी काही करू शकत नाही मी काही करू शकत नाही दुहेरी निष्ठावानांची अनेक चरित्र आपल्या पुढे आहेत माझ्या पुढे आहेत माझ्या मनपटलावरून ही अशी भराभर निघून जात आहेत पण मला आता ती सांगायची नाही आगे बढो म्हणतो मी त्यांना तुम्ही आगे बढो हा बोलते नाही आम्ही जेव्हा वेळ येईल तेव्हा तेही सांगू नावं घेऊन सुद्धा सांगू मला अजून असं वाटत नाही की मला एखाद्याने गोळी घातली तर ती मला चालेल ती जेव्हा माझी वृत्ती होईल त्यावेळी मी ती नाव सुद्धा सांगेन मला काय त्याची भीती आहे काय नावं सांगितलं म्हणून काय फार बिघडते थोडं काय सगळ्यांनी बघायला कधी भीती नाही बावळ्याला ना। मला नाव यायला भीती होते पण मला भीती अजून जगाव असं वाटतंय म्हणून हे ही वृत्ती माझी संपली की त्या दिवशी मी नाव नक्की सांगेन मी शेवटचं माझं काम आहे या लोकांची माझ्याजवळ असलेली प्रमाणपत्र हे जाळून मी माधवराव सारखं मरणार आहे म्हणजे माझं नाव माधव सारखं करणार आहे त्याशिवाय मी मरणार नाही असं सांगण्याचं तात्पर्य <coughs> मी या प्रसंगी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरार्थ बोललो पण हे बोललंच पाहिजे कधीतरी की ज्ञाने पुरुष असा आपलं स्वतःच अप्रस्तुत समर्थन करीत नाही हे माझं स्पष्ट मत आहे आणि करण्याची वेळ एकदा येतील एकासाठी एका येतील क्वचित सदा उदयी नेहमी ज्ञाते निश्चित मला म्हणता सात्विक ज्ञान ते ज्ञान आहे की जे ज्ञान उदयाला आल्याबरोबर ज्ञेयासह ज्ञाने किंवा ज्ञात्या सहज्ञी हे दोघेही ज्याच्या म्हणजे ज्या ज्ञानाच्या उदयाबरोबर आत्मस्वरूपामध्ये बुडतात नाहीसे होतात सगळे आत्मरूपतेला पावतात ज्ञातव्याला म्हणजे जे विषयाला पाहणं घडतं म्हणजे पाहण्यासाठी ज्यावेळी तो प्रवृत्त होतो त्यावेळी घडतं काय जाणता ना जाणणे जाणावे वगैरे महावाक्यजन्य अखंडाकार वृत्ती ज्यावेळी माणसाची होते अर्थात मागची सगळी भूमिका आपण लक्षात घ्या कि ज्याचा पूर्वाधिकार सिद्ध आहे ज्याला संशय नाही ज्याला विपर्यास नाही ज्याने अनंत जन्माची पुण्यही संपादिलेली आहे जो जो अनेक परोक्ष विशिष्ट असं ज्याचं चित्त झालेलं आहे अशा पुरुषाने ज्यावेळी श्री गुरुंच्या मुखाने महावाक्याचं श्रवण केले केलेलं असतं त्यावेळी त्या महावाक्यापासून त्याचे अखंडाकार वृत्ती होते त्या अखंडाकार वृत्तीरूप ज्ञानाने ज्ञेय जे ब्रम्ह त्या ब्रह्माला ज्यावेळी तो जाणतो आत्मरूपाने ज्यावेळी प्रत्यक्ष ज्ञान तो संपादन करतो त्यावेळी ज्ञाचा जो जीव परब्रह्माला जाण्याला कारणीभूत असलेली साधनुरूप असलेली जी वृत्ती ती वृत्ती म्हणजे वृत्ती ज्ञान म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी आलेलं जे अज्ञान सापेक्ष ज्ञेहत्व ते हे सर्व त्या सर्व निवृत्त होऊन एकमेव मात्र ज्ञेच शिल्लक राहत उर्वरित राहत अशी त्या सात्विक ज्ञानाची स्थिती असल्या कारणाने तिथे दुसरं कोण शिल्लक राहत नाही एकता परमात्माच उर्वरित राहतो अशी या ज्ञानाची दृश्य क्रिया असं त्याचं सात्विक ज्ञान आहे ती जया ज्ञानाची आहात नलगेची दृश्य कथा ते ज्ञान सर्वथा सात्विका अरे अर्जुना हे लक्षात ठेव की जे ज्ञान प्रवृत्त झालं असताना जी दृष्टी प्रवृत्त झाली असता त्या ज्ञानाच्या हाताला त्या दृष्टीच्या कधी येतच नाही दृश्य कथा ही कुठे कशी मावळून जाते सांगता येत नाही दृश्य कथा त्याच्या नजरेत येतच नाही ते ज्ञान गा जाण सर्वथा सात्विक का ते सात्विकच ज्ञान आहे असं तू समज अरे सा जाता कोडे जैसे पाहतेने म्हणाला प्रवृत्त झाला असताना घडत काय कि मुख पाहायला जाऊन आरशामध्ये प्रतिबिंबाच्या रूपाने तो स्वतःलाच पाहत असतो त्याप्रमाणे तैसे नेलोटोनी पडे ज्ञाचे सात्विक दृष्टीचं अंतिम स्वरूप म्हणजे अधिष्ठानाची दृष्टी राजणं असल्या कारणाने ज्ञानेपुरुषाच्या सात्विक ज्ञानाचं हेच वैशिष्ट्य आहे तुमचं आमचं जे ज्ञान आहे ते या नामरूपाला ग्रहण करत त्याचं वैशिष्ट्य आहे की त्याचा बाध पूर्ण अधिष्ठाना ग्रहण करत घटपटारी पदार्थ पाण्याकडे ज्यावेळी तुमच्या आमच्या ठिकाणी सुद्धा सात्विक ज्ञान झालं तर हे आपली ही स्थिती प्राप्त होईलच तर त्या ज्ञानीपुरुषाला हे प्राप्त झाले हे म्हणण्यात विशेष काहीच नाही ज्यावेळी या घटपटादी पदार्थाला पाहू जातो बाजूला सारून नाम त्या नाम रूपाधिकांचा बाध करून महाराज <phonearth> म्हणतात नेहल लोटोणी पडे नेय लोटलं जात नाम त्याच्या ठिकाणी असलेले जे नाम त्याच्या ठिकाणी असलेले जे रूप त्या नामाची आणि रूपाची व्यावृत्ती केली जाते नाम आणिूप याला बाजूला सारलं जातं नाम आणि रूप यांचा निराश केला जातो नामरूपाचा निराश करून त्या नामरूपाधिकांची त्याला प्रतितीच आता येत उलट ज्ञाताचे जे पडेल समोर ज्ञाताच पडतो म्हणजे आत्माच पुढे पडतो म्हणजे पुढील घटपूपाच्या आकृती बंधाने त्याच्या समोर न येतात आत्मात त्याला सर्वत्र प्रतीला येऊ लागतो आत्म्या व्यतिरिक्त त्याला दुसरी कोणतीही प्रती येत नाही कारण प्रतिती का विषय अधिष्ठान सत्ता या अवस्थेला तो पावला असल्या कारणाने त्या ज्ञानीपुरुषाच्या समोर दुसरा कोणता पदार्थीच हे त्याच्या ज्ञानाचं हे त्याच्या पाहण्याचं वैभव आहे म्हणून प्रतितीला येतात पदार्थाच्या रूपाने तो प्रतीस न येतात तो आत्मरूपाने आपल्या समोर प्रतीतेला यावा ज्ञाथा म्हणजेच आत्मा तिथे ज्ञाता शब्दाचा अर्थ आत्मा करायचा आत्माची पडे त्याच्यासमोर आत्माच येऊन उभा राहतो म्हणजे सर्वत्र आत्माच होतो आहे अशी त्याला प्रती येते हे त्या दृष्टीचं त्या ज्ञानीपुरुषाचं वैभव असल्याकारणाने ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आत्मदृष्टीने त्याची दृष्टीची वा अर्थात दृष्टीची वृत्ती रूप वासरून त्याने रूपाला आलेलं दिल्याचं दिसलं आत्मदृष्टीने काहीही घडलेलं नसतं एक किंवा Smita. जरी तो या गटपटादी पदार्थांना पाहण्यासाठी प्रवृत्त झाला तरी त्याच्या नामरू करून पदार्थांचा अधिष्ठान साक्षी चैतन्य असतं या नियमाप्रमाणे हे चिंतन लक्षात ठेव अज्ञात पदार्थाला ब्रह्म चैतन्य अधिष्ठान असतं तर ज्ञात पदार्थाला प्रमाताच किंवा साक्षीत अधिष्ठान असल्या म्हणजेच आत्म्याची त्याला प्रती येत असते आत्मरूपाने प्रतितीला येतात हे त्याच्या प्रतीच्ञानाचं वैभव आहे असं ठेवायचं अकरावी मध्ये जी रीती सांगितली आहे त्या रीतीप्रमाणे परमात्माच कुंडिय विषय इत्यादी नष्ट असतात व्यापार व्यर्थ होतात वरचे व्यापार घडून न घडून सारखेच आहे उन्हा पुन्हा दृष्टांतपूर्वक सिद्धांत सांगतात लक्षात ठेवा का आणखी काही कारणा करताना सूर्याला वैद्याने सांगितल्यामुळं विश्रांतीसाठी तो प्रवृत्त झाला तरी त्याला अंधार सापडत नाही असं मागेने म्हटलं सूर्य अंधारा लागी रेगोपा भलती सुरंगी भागी नाही त्याच्या डोक्यात असं कस होईल म्हणाले तो सूर्य असा प्रवृत्त झाला त्याच्याजवळ एक हात नाही आपल्याला दोन हात आहेत तर आपण किती <laughs> दोन हात आहेत किती करतो लोक म्हणतात आपल्या देवाने समोर दोन जे डोळे दिले ते आजूला बाजूला मागे पुढे सगळीकडे जर डोळे दिले असते ते किती चांगले असतात आम्ही असं म्हणतो तुला दोन डोळे ते समोर दिले तर एवढा इरसालाय सगळीकडे डोळे दिले असते तर तू काय केला असतात काही सांगताच येत नाही एक डोळा आहे तर एवढाच त्याला काय एवढा करतो आता त्याला जर खरेच दोन डोळे दिले असते आपल्यासारख्याच्या डोळ्यात केव्हा दोन ते केले असतील तीच गोष्ट माणसाच्या बाबतीत अजून काय तसं सांगेल माणूस काय कमी आहे असं समजू नका आपण माणसामध्ये सांगतोच तुम्हाला आता आता माणसामध्ये राक्षस आहे माणसामध्ये माणसात पशु आहे पाशवी वृत्ती आहे राक्षसची वृत्ती आहे माणसामध्ये माणूस आहे आणि माणसामध्ये देवा आता कोणाला जागा करायची ते तुमच मी करा कित्येक लोकांच्या मधला राक्षस जागा झालाय ते हाणाऱ्या दरोडे घालताय ज्यांच्या मधली पार्श्वभृत्ती झाली आहे त्यांना कुठे विषय सेवन करावे कोणाचे सेवन करावे हे कळत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आता कालच आम्ही पाहिलं की परदेशामध्ये पुरुषांना रात्री फेरायला बंदी करा असा स्त्रियांनी आणि फलक लावा हे काय माणसामधली पार्श्वभूमीकडून आपण एखादं मशीन विकत घेतो आम्हाला अनुभव आहे बरोबर त्या माणसाकडेच ते मशीन दाखवायला गेल्यानंतर त्यातला महत्वाचा भाग काढून घेतो मशीन आपले आस वाटेल करून देतो काय गंमत आहे बघा अरे तुम्ही आम्हाला मशीन दिलं तुमच्या मी ग्राहक तुमच्याकडे आम्ही देण्यासाठी सर्व्हिसिंग ती सुद्धा म्हणजे आज सगळं उकलायचं महत्वाचं काढून चुकीच घालून आपल्याला करायचं त्याला मशीन उकलतायत बसवतायत हा, हा बौद्धिक भाग आहे पण ज्याच त्याला द्यावं देऊ नये हा हृदयाचा भाग बौद्धिक भाग काय करतो मशीन काढायला लावतो बसवायला लावतो ह्याला म्हणायचं बुद्धीचा विकास पण ज्याची वस्तू त्याला द्यावी हा हृदयाचा विकास पूर्वीच्या लोकाला एवढी रोखी नव्हती पण कोणाची वस्तू घेत नसतो तर हृदयाचा विकास त्यांचा झालेला होता आता बुद्धीचा विकास एवढा झालाय की आपलं हृदय काढून दुसरं हृदय घालून आपल्याला देऊन सुद्धा आपल्याला कळू देत नाहीत किती बुद्धिमान लोक आहेत पण त्यांचं हृदय बदललेला एवढी गोष्ट देण्यासाठी असं सांगण्याचा तात्पर्य एवढाच आहे की अशी माणसाची बुद्धी चलाच बनलेली आहे अतिहुशार लोक बनलेले कि ज्या बोलण्याला त्या सांगण्याला त्याला हिशेब राहिला नाही बाबा दोन डोळ्याच्या एवढा अधिक दिले असते त्याने काय केलं असतं काही सांगता येत नाही तर लागला की मी आता काय वाटते ते हो पण अंधार पकडायचा म्हणून अंधार पकडण्यासाठी एकत्रावर धाड घातली घडक योजना त्यांनी निर्माण केली महाराज म्हणतात सहस्र हात उभारून सूर्य जर अंधार घेण्यासाठी पकडण्यासाठी प्रवृत्त झाला तर सरते शेवटी त्याच्या हाती लागणार तो केवळ प्रकाशच लागणार अंधारे केवळ एकटा सूर्य शिल्लक राहणार अंधार उर्वरित राहणारच नाही शोधून शोधून काय शोधणार हा प्रकाश ये हाती येईल त्याच्या अंधार त्याच्या हाती येणारच म्हणजे हात शिल्लक राहील दुसरा कोणी शिल्लक राहणार नाही त्याचा खरोखरी अतिशय प्रकाश आहे स्वतःचे हवार हात किरण पसरून जर घेण्यासाठी प्रवृत्त झाला तर त्याला तो कधीही अंधार प्राप्त होणार नाही होणं शक्य नाही कसा प्राप्त होईल उलट त्याच्या हाती आलाच म्हणायचा असेल तर प्रकाश त्याच्या हाती लागेल एवढं म्हणायला हरकत नाही व्यवहारच करायचा असल्या कारणाने आता निघालाचाही विचारा सूर्यनारायण निघालाय त्याला निष्फर प्रवृत्ती कशाला त्याची सफल प्रवृत्ती झाली असं जर आपल्याला म्हणायचं असेल तर त्याच्या हाती प्रकाश लागला एवढं म्हणायला हरकत नाही म्हणजे तरी काय तो स्वतःच्या स्वरूपाने स्वयंप्रकाशाने प्रकाशाने दुसरं काहीही शिल्लक राहत नाही हा या म्हणण्यात अर्थ आहे त्याप्रमाणे ज्ञानी पुरुष ज्यावेळी ध्येय पदार्थ पाहिला जातो त्यावेळी त्याच्या हाती नामरूपाधिक नेह पदार्थ न लागतात नामरूपाधिकांना बाजूला सारू त्याला ज्ञाताच पुढे पुढे पडतो म्हणजे काय त्याचा आत्मा त्याला पुढे यायला लागतो त्याला सापडतो म्हणजे तरी काय राहतो ज्याप्रमाणे सूर्य अंधाराला शोधायला घ्यायला गेलेला त्याच्या हाती जसा प्रकाशच लागावा म्हणजे तोच तो प्रकाश मात पुरावा त्या पद्धतीने हा ज्ञाताच त्याच्या समोर येत असल्या कारणाने नेह नाम पदार्थ त्याच्या पुढे येतच नाहीत म्हणून त्याच्या नामरूपा आत्महत्याला प्राप्त व्हावा म्हणजे काय व्हावं म्हणजे तोच तो उर्वरित राहा तद व्यतिरिक्त भिन्न पदार्थ शिल्लक राहू नये असं त्या ज्ञानीपुरुषाच्या व्यवहारामध्ये घडत असत असं या दृष्टांतावरून लक्षात ठेवायच स्वप्नीच्या विलासा हा <coughs> दृष्ट नीट लक्षात ठेवायचा सूर्य हजार किरणांच्या द्वारे अंधार गेला गेल्यानंतर त्याच्या हाती अंधार लागण्याच्या ऐवजी प्रकाश लागतो म्हणजे तोच तो उर्वरित राहतो त्याच पद्धतीने ज्ञाचा ज्ञेयाला पाहण्याकरता त्यावेळी जातो त्यावेळी त्याला ज्ञेहाच्या नाम रूपाधिकांची भेट होण्याऐवजी त्याला आज्ञाचीच प्राप्ती होते म्हणजे तोच तो सर्वत्र ओतप्रत राहतो मला धनदाट म्हणजे स्वतः सर्वत्र मीच सच्चदानंद अशा बोगाला तो प्राप्त होतो हा या म्हणण्यात या आशा, तो तो का हो तोच तो उरतो असं कसं तुम्ही म्हणता इथे जर घटपटादी पदार्थ पाहायला जातो म्हणता नामधोपादकांचा निराश करून तिथे आताच पुढे पडतो म्हणजे आत्मा तिथे अभिव्यक्त होतो आत्मा तो प्रोत असतो हे कसं म्हणतात तुम्ही हा दृष्टांत कदाचित कोणाच्या लक्ष आला नसेल तर स्वप्नाचा दृष्टांत त्याच्यासाठी येतात स्वप्न पदार्थ ज्यावेळेस आपल्याला प्रतीला येतात तेव्हा स्वप्नामध्ये महाराजांनी असं म्हटलंय की त्या न झोपलेल्या पुरुषाला आणि सताम करीत असते असं महाराजांनी आले गेले वीण असं म्हटलंय ती स्त्रीच घ्या असं काही इथे म्हणण्यात तात्पर्य नाही कोणीही प्रिय व्यक्ती आपल्याला स्वप्न पडलं आपण स्वप्नामध्ये आपल्या प्रिय व्यक्तीला स्त्री असो आणखीन कोणी असो त्या प्रिय व्यक्तीला आपण भेटण्याच्या इच्छेनं त्याला आलिंगन देण्याच्या इच्छेने प्रवृत्त झालं आणि आलिंगन देण्याला प्रवृत्त होतो न होतो तोच जर मनुष्य योगायोगाने जर जागा झाला तर महाराज म्हणतात त्यावेळी कोण कोणाला भेटतो त्यावेळी आपणच आपल्याला भेटतो आपणच उर्वरित राहतो दुसरा कोणीही तिथे असत नाही ज्या प्रिय व्यक्तीला म्हणून म्हणून आपण आलिंगन द्यायला प्रवृत्त झालो ती प्रिय व्यक्ती तिथे अजिबात नसतेच आपणच असतो सर्वस्व सर्वस्वी आपणच जसे तिथे असावे त्याचा अर्थात आहे कारण तिथे सर्वत्र उद्धव्याप्त असल्या कारणाने असं घडतं हा स्वप्नाचा दृष्टांत त्या दृष्टीने अतिशय चिंतनीय कुणी प्रिय पुरुष आपल्याला स्वप्नात आला आहे बोलतो आहे आणि आपण त्याला आलिंगन देण्याकरता प्रवृत्त झालो उद्युक्त <coughs> झालो अगदी आता आलिंगन द्यायच आलिंगन देण्याला प्रवृत्त होतोय न होतोय इतक्या घडण्यात आलिंगला किंवा आलिंगन आता देतोय आलिंगा वाया लागून तयाचे आंग असं घडतय न घडतय तोच घडलं काय अका <laughs> प्रयत्न करण्या वाचून बुद्धी दुरस्त नाही पण एकदम मनुष्य जर जागा झाला तर एकाकीच तो आहे असं त्याला दिसून मी एकटाच आहे मी कोणाला आलिंग न्यायला प्रवृत्त झालो कोण माझ्या जवळ आहे कोण नाही पण मीच असा प्रवृत्त असेल जसं त्याला घडावं स्वप्नाची जागृतीमध्ये आल्यानंतर ज्याप्रमाणे निवृत्ती होते त्याप्रमाणे जागृतीमध्येही ज्याला स्वस्वरूपाची जागृती झालेली आहे त्याला स्वतः एकाकीच आहे त्याच एकाकी पण कधीही नष्ट होत नाही झाली तरी सुद्धा एकटा जसा स्वप्नात असावा त्याप्रमाणे या जागृत पदार्थातही पदार तरी सुद्धा एकत्वाची ऐक्य रूप असलेली जी, जी समाधी आहे ती समाधी त्या समाधीची मौन मौन मुद्रा किंवा मौनमुद्रेची समाधी ही अत्यंत चळ पावत नाही त्याचं कारण मिळ्या व्यवहाराने सत्य अधिष्ठानामध्ये सिद्धांत असल्यामुळे त्या सिद्धांताला धरून किती व्यवहार झाल्याचा ज्ञानी दृश्याचा तुम्हाला दिसला तरी तुमचा जसा स्वप्नामध्ये जागृ व्यवहार होतो व अन्याला तुम्ही आलिंगन द्यायला प्रवृत्त होता पण जागृत होऊन पाह तो, तो, तो एकता जसा असावा त्याच पद्धतीने ज्ञानीपुरुष ज्ञाकडे प्रवृत्त झाला तरी ज्ञाच्या नाम रुपातिकांचा बाध होऊन तिथे त्याचा ज्ञानाच तिथे समोर आलेला असतो म्हणजे आत्माच त्याला भेटलेला असतो आत्माच आपल्याला भेटत असतो आपणच आपला स्वतः एकताच असतो आपल्याच अस्तित्वाने असतो अन्याच्या अस्तित्वाची त्याला त्याच्या अस्तित्वाला गरज नाही व स्वतःच्या स्फूर्तीने तो प्रकाशमान असतो हा त्यातला मुख्य भाग आहे पैसा उदय लया निर्विशेषयी होला आहे तो दोनी न होनी होये काय नेण ज्ञान तुम्हाला मला शेवटी म्हणतात